नामातच राहे समाधान ही सद्गुरुची आहे खूण रामापाई ठेवावे मन, त्याचे कर्तव्य नाही उरले जाण देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला त्याचा त्रास मात्र नाही राम वक्ताला तुम्हाला आता करण्याचेच नाही काही भाव ठेवा रामापाई नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खूण रामा सजावे अनन्य शरण कृपा करील तो दयाघन देह सोडावा प्रारब्धावर ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद दृश्याते नाही मानू सत्य रामरूपी ठेवावे चित्त विषयासी नाही देऊ थारा दया येईल रघुवीरा नाही देवाजळ मागू दुजे जाण तुमचे नामीला लागो मन प्रार्थिता जो झाला राम कृपा करील त्याला नाही भंगू द्यावे समाधान रामा पायी ठेवावे मन लोभ्याच्या मनात जसे वित्त तसे साधकाचे नामात चित्त ये वडे ज्याने केले काम त्याला नाही रामाचा वियोग पाण्या वाचून जसा मासा तळमळतो तसे नामाशिवाय वावे मन एक मानावी प्रमाण, नाही याहून दुसरे साधन जाण साधनाचा आटा आटी नाही देह करू कष्टी रामा वाचून नाही कोणी सखा त्याला नाही कोठे धोका प्रपंची ज्याचा राम सखा चिंता दुःख नाही देखा राम सेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात मनाने होऊ न जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम राम करता हा ठेविता विश्वास काळजीचे कारण उरत नाही खास रामरायाचे सान्निध्य राखता भयचिंता शोक यांची नाही वार्ता सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान गुरु प्रमाण तीस गुरुपुत्राची आहे खूण नाही या वाचून दुसरे स्थान जिथे राहे समाधान रामा पायी भावे लिन याहून नाही दुसरे लिहिणे जाण आता याहून दुजे नाही करणे काही असा भाव ज्याने ठेवीला हृदय त्याला राम नाही राहीला दूर नामाविण मानावे हित त्यानेच जोडेल भगवंत नाही करू देहाचा कंटाळा राम ठेवी त्यात राहावे सदा जे जे होतील देहाचे हाल तेथे -ते परमात्म्या पासून आले असे जाणावे नाही करू काळजीला मी नाही सोडले तुम्हाला ज्याची वाट ते महती त्याचेच चिंतन होये चित्ती रामा वाचून न ठेवा दुझा भाव चित्तास येईल तेथेच ठाव देहा सट माझा प्रपंच जाण हा रामा तुला अर्पण ऐसे वाटत जाणे चित्ती कृपा करील रघुपती सर्व पहावे रामाचे अधिष्ठान ते मिळेल मनास समाधान रामा पायी ठेवामन नाम घ्यावे रात्र दिन